हे ज्ञान, ज्ञान ही मानसिक क्रिया नाही कारण त्याच्या वाटचं एक सूत्र आता सतत आपण पाहतोय कोणत्याही क्रियेने ब्रह्मज्ञान होत नाही किती पुरोपरीने समजावून सांगावं लागतं पूर्व पक्ष उत्तर पक्ष खंडन बंडन करत करत सांगत समजून आता सर्वांचा ठाम निश्चय की काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही ठाम निश्चय त्या ठाम निश्चया पासून परावृत्त करण्यासाठी आमचे महाराज म्हणत असत कि गुढ गुरु भेटल्यानंतर गुढ बुद्धीने शिष्य आला आणि तो मूढासारखा वागायला लागला किती उत्त झाल्या गुळ गुरु गुळ शास्त्र आणि मूळ शे अशा तिघांची गाठ पडली की आनंदी आनंद असतो काय कि काय नेमकं घडायला पाहिजे त्याचा विचार आहे ज्ञान ही मानसिक क्रिया नाही हे सांगतात कारण क्रिया यामध्ये या फरक आहे एखादी क्रिया करायला सांगतात तेव्हा त्या स्वरूप ज्याच्यासाठी क्रिया करेल त्याचं स्वरूप प्रत्यक्ष समोर नसतं ते समोर नसताना सुद्धा त्याच्या उपासनेसाठी एखादी क्रिया किंवा विधी करायला सांगतात उदाहरणार्थ इंद्राला एखादा हवी द्यावा असं जर म्हटलं इंद्राची उपासना करावी आणि उपासना करण्यासाठी इंद्रियाला करा इंद्राला अर्घ्य द्यावं असं जो म्हणतो तो अर्घ्य देण्याची क्रिया इंद्रासाठी असते तो इंद्र समोर शास्त्राने सांगितला इंद्र आहे आणि इंद्राच्या उद्देशाने हवी दिलेला आहे तेव्हा इंद्राच्या इंद्राच्या उद्देशाने नैवेद्य दाखवलेलं आहे म्हणून नवीस आपण आता असा जो इंद्राच्या उद्देशाने दाखवलेला नैवेद्य आहे त्या नैवेद्याची जी क्रिया आहे ती नैवेद्याची क्रिया कर्त्यावरती अवलंब नाही नैवेद्य दाखवण्याची क्रिया हवी देण्याची क्रिया कर्त्यावर अवलंब आहे तो कदाचित हवी दाख देईल कदाचित हवी कदाचित ह्या द्रव्याचा हवी देईल कदाचित ऑप्शन्स आहेत देईल ह्या द्रव्यासाठी एखादी जी क्रिया असते ती कर्त्याच्या मनावरती अवलंबून अशी करावी किंवा तशी करावी करावी किंवा न करावी ते कर्त्याच्या मनावरती अवलंबून राहत आणि ज्या गोष्टी कर्त्याच्या मनावरती अवलंबून राहतात त्या गोष्टी क्रियेमध्ये मोडतात कर्मामध्ये मोडतात आणि ब्रह्म आशा क्रियेचा विषय नाही आता पुढे उदाहरण देमाणाने होते तर प्रमाणांचा वस्तू यथार्थ स्वरूप हा विषय आहे म्हणून ज्ञान करणे न करणे किंवा वेगळ्या प्रकारने करणे शक्यता हा अग्नी आहे ते प्रत्यक्ष प्रमाणाने आपण ते अग्नीचं ज्ञान होतं तेव्हा ते सांगण्यावर आग सांगण्यावर अवभवून नाही एखादी क्रिया करणाऱ्यावरती किंवा न करणाऱ्यावरती करण्यावरती ते ज्ञान अवलंबून नाही अग्नी दिसला की तो अग्निच असतो त्याबद्दल शंका नाही आम्ही असा तरी पाहिला तरी अग्नीच तसा पाहिला तरी अग्नीच पाहायला नाही तरी अग्नी असतो पाहिला तरी अग्नी असतो पाहणाऱ्यावरती अग्नीचं अस्तित्व अवलंबून नाही कसं पाहिलं त्याच्यावरही अग्नीचं अस्तित्व अवलंबून नाही त्याचप्रमाणे ब्रह्माचं अस्तित्व सुद्धा पाहणाऱ्यावरती किंवा ध्यान करणाऱ्यावरती किंवा डोळे उघडे ठेवून पाहणाऱ्यावरती किंवा डोळे बंद करून पाहणाऱ्यावरती अवलंबून नाही हा असा एक निर्णय झाला किंवा नेहमीचा एक प्रश्न असतो असा आहे का कि जे डोळे मिटल्यानंतर येत आणि डोळे उघडल्यावरती जात आमच्या पापण्यांच्या उघड थापेवरती ब्रह्माचं अस्तित्व जो अवलंबून असेल ब्रह्म नित्य आहे का आहे असा का विचार करावा लागतो आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की डोळे बंद केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही आणि डोळे बंद केलं की काहीतरी येत आणि डोळे उघडले की आमचं काहीतरी मोडतं आणि मोडलं की ते ब्रह्म बाहेर निघतात गाड झोपेत किती ब्रह्मज्ञान होत असेल अखंड डोळे मिटलेले अरे काय सांगायला तर डोळे मिटण्याची क्रिया ही इतकी सहज झालेली आहे की डोळे मिटल्यानंतर काहीतरी आत येत असावा अशा एक कल्पना आणि डोळे उघडले की ते मोडून जात असावा अशी एक कल्पना आमच्या कोणत्याही क्रियेवरती ब्रम्हज्ञान अवलंबून नाही डोळे मिटा तरी, आहे, तरी थी थी आहे। ते आहेत डोळे उघडलेत तरी ते आहे हे लक्षात येण्यासाठी असा विचार म्हणून आपण पाहतो की जागृतीतली साधन आहे आपण जागे असतानाची करण्याची साधन आहे म्हणजे जे ब्रम्हज्ञान आहे ते कर्त्यावरती अवलंबून नाही कुणीतरी सांगण्यावर किंवा कुणी मानण्यावर न मानण्यावर अवलंबून नाही आम्ही मानलो तरी ब्रह्मा आहे नाही मानलं तरी देव नाही म्हणतात ते त्या देवाच्या सत्तेवरच म्हणतात देव आहे म्हणतात तेही देवाच्या सत्तेवरच म्हणतात अनेक वेळा अशी पंचायत होती देव आहे म्हणणारा ना विचारावं देव म्हणजे काय ते त्यांनाही माहीत नसतं देव नाही असं म्हणणाऱ्यांना विचारावं देव म्हणजे काय ते नाही माहीत जे मानतात त्यांनाही माहीत नाही देव म्हणजे काय नाही मानत त्यांनाही माहीत न देव ही दोन्ही बाजूनी आहेत ना पंच आता माहित नाही म्हणजे खरा देवा आपण खरा देवाच्या देव। दृष्टी चत्वार देव निरुपण मग त्या चत्वार देवामध्ये जो शेवटचा देव आहे ज्याला निर्गुण निराकार म्हणतात तो खरा देवा आणि बाकीचे देव कसे आहेत मग आली आमची पंच समर्थांचंच सांगतो एक देव आहे खरा एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा असं समर्थांचा आव्हान आहे एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा आता एक राम खरा म्हटलं तर बाकीचे राम कसे झाले आता बोलायला झालं आता बोलायला अवघड झालं आणि बोलायला अवघड त्याचं कारण आहे आम्ही जे काही गुरुज उभे करून ठेवत असतात आमच्या वृद्धाने ते गुरुज एका विशिष्ट मार्गाने पण आवश्यक असतात आपलं सगळं सांभाळायला ते गुरुज आवश्यक असतात पण एक वेळा आली असते अशी आलीच पाहिजे की ज्यावेळेस ते गुरुज आमच्या आम्हीच काढून टाकलं ते ग्रुज आमचे आम्हीच काढून टाकले पाहिजे मोडून टाकले पाहिजे आणि अशी वेळ प्रत्येकाने आणायची असते प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक अशी वेळ आणायची असते आणि ती वेळ आणणं हे फार आवश्यक असतं म्हणजे जो विषय असा चाललाय की कुणीच सांगण्यावर अगर मानण्यावर अगर न मानण्यावर ब्रह्म जे ज्ञान त्या ज्ञान अस्तित्व अवलंबून नाही निरपेक्ष अस्तित्व या ब्रह्माच्या बाबतीत एक शब्द आहे निरपेक्षात निरपेक्षित आणि निरपेक्ष आनंद निरपेक्ष सुख हे तीन शब्द नीट समजून घेतले की सच्चिदानंदाचा बेसिक मूल मूलभूत जी कल्पना आहे ती मूलभूत कल्पना निरपेक्ष अस्तित्व बाकी सगळे जे पदार्थ आहेत ते त्यांच्या त्यांच्या अस्तित्वासाठी नावावर रूपावर अवलंबून असतात हे बाकी त्याचे आहे हे पाकिट आहे या पाकिला नाम आहे या रूप आहे म्हणून हे पाकिट आहे असं म्हटलं जाऊ शकतं पण भगमनावाची जी वस्तू आहे ती अशी नावावर किंवा रूपावर तिचा अस्तित्व नाही सप्त रूपाने ते निरपेक्षपणाने अस्तित्वात आहे म्हणजे ना मपेक्ष अस्तित्व आता साहेब आपलं कळलं ना मरूप निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सप्त आणि असं जे सत आहे ते मी असल्यामुळे मी माझ्या नापा नामाचून आणि माझ्या रुप वाचत म्हणजे थोडक्यामध्ये माझ्या शरीरा वाचून सुद्धा माझा अस्तित्व आहे आणि तो खरा मी आहे तिच्यामध्ये ज्ञाता तुमच्या ज्ञानाच्या पद्धतीत ज्ञान झालं म्हटलं की आम्ही ताबडतोब प्रश्न विचारतो की त्यामध्ये ज्ञाता असलाच पाहिजे त्यामध्ये एक असलाच पाहिजे आणि ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन असताना मध्ये जे काय होतं त्याला आपण काय म्हणतो आता हे सापेक्षा की जे ज्ञात्याच्या आणि ज्ञाच्या अधीन आहे असं जे ज्ञान ते सापेक्षरपेक्षा त्यासाठी ज्ञात्याची आणि ज्ञायाची आवश्यकता नाही आणि ते माझं स्वरूप असल्यामुळे मी अखंड ज्ञान रूप आहे अज्ञानाचा आणि तथाकथित ज्ञानाचा मला कधीही स्पर्श होत तथाकथित म्हटलं त्याला कधी म्हणण्याचं हे कारण याला वृत्ती ज्ञान म्हणतात वृत्ती ज्ञानाचा आणि अज्ञानाचा मला कधीही स्पर्श होत नाही का स्पर्श होत नाही मी अखंड ज्ञानरूप आहे आणि अखंड ज्ञानरूप असल्यामुळे असमाधान म्हणून कधी सुद्धा मला कळत नाही मला हे समजत नाही मला हे माहीत नाही मला हे जाणून घेतलं पाहिजे मला हे कळलंच पाहिजे अशा पद्धतीची अपूर्णतेची जाणीव असते ती अपूर्णतेची जाणीव स्पर्श करत नाही आणि मग मी कोण होऊन जातो ज्ञानरूप आणि असं ज्ञानरूप होण्यासाठी आपण या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं कोटवधरी पदार्थ आहे नामरूपात एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं अशा अर्थाने संतांना सर्वज्ञ असं म्हटलं जात संत सर्वज्ञ असतात श्रीगुरु सर्वज्ञ असतात ते अशा अर्थाने म्हटलं जातं सर्वज्ञ शब्दाचा अर्थ तुमच्या खिशातल्या नोटेचा नंबर ओळखणं नाही किती, किती पद्धतीने आमची घसरगुंडी आहे ह्या क्षेत्रामध्ये आपण आनंद पद्धतीने आमची घसरगुंडी होत आहे तुमच्या मनातला विचार ओळखण तुमचं भविष्य नीट सांगणं पुढे माझं महाराज काय होणार आहे सांगा दमगटी जास्त ते जर नाही सांगता आलं तर तुम्ही नाही ज्या अर्थी तुम्ही सर्वज्ञ नाही त्या अर्थी तुम्ही आमच्या काही कामाचे नाही असे भरभर निर्णय होतो सर्वज्ञ हा शब्द अतिशय बदनामे शब्द है सर्वज्ञ शब्दा एक अर्थ है, है एक जा सर्व जात ज्यादा जाए तो एक जा सर्वज्ञ एक ब्रह्म सर्वोत्र व्यापक है ब्रह्म व्यतिरिक्त या जगत कुथ पदार्था मधे कहीं जा संपी लक्षा अध्यस्थ पदार्थ इतकी प्रचंड त्यांची संख्या आहे कितीही तुम्ही जाणार त्यांची आधी कोणवड शक्य नाही प्रत्यक्ष भगवंत म्हणतात की माझ्या सगळ्या विभूती भागात ठाऊक आता भगवंताला भगवंताच्या विभूती ठाऊक नसतील तर तुम्हाला आम्हाला ठाऊक असण्याची शक्यता आहे का तरी शक्यता आहे का ठाऊक होण्याची नाही असण्याचीही शक्यता म्हणून फार सोपं हे जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं की लगेच सर्वज्ञ होतो आणि सर्वज्ञ झाला कसं माधान दिघून असमाधान निघून जात समाधान आहे शांती आहे तृप्ती आहे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्या पाठोपाठ येणार सगळा परमार्थ एवढ्यासाठी चाललेला हे जो विसरतो त्याचा परमार्थ बारा दिशांना वाटा बारा वाटा फुटतात त्या परमार्थावर आणि त्या बारा वाटा फुटल्या की त्या परमार्थाचा काय होत असेल तुम्ही विचार करू शकता पण अतिशय योग्य जे खरं आहे जे वास्तव आहे जे असं आहे ते जसं आहे तसं समजून येणं हे पारमार्थिक माणसाचं बरोबर काम आहे आणि ह्यात जरा चूक झाली की काय म्हणतात एखाद्या बांध धरण फुटलं की किती बाजूला जातो पाणी तसं तसं धरण फुटलं की भारावाटाचं पाणी जातं एकदा परमार्थ एक दिशा चुकली तो परमार्थ बारावाटात नव्हत होतो आणि बारावाटात गेलाच की आयुष्य आमचं त्याच्यामध्ये समजतात सारखं जे ह्या ब्रह्मसूत्रामध्ये एक निर्णय करायचा ब्रह्मवस्तू अशा अशी आहे पहिला निर्णय वस्तु वस्तु वस्तु ती वस्तू मी आहे असा दुसरा निर्णय आणि ह्या दोन वस्तू संबंधी जेवढे विकल्प आहेत जेवढे त्या संबंधी शंका आहे किंवा जेवढ्या चुकीच्या समजुती आहे त्या सगळ्या चुकीच्या समजुती बाजूला सरून अशी दोन वस्तू आहे आणि ती मी आहे एवढा निर्णय झाला की आपलं काम संपलेलं आहे पण तेवढं काम संपवण्यासाठी तीन खंडांच्या अभ्यासाची आता विचार केला ना ते एका साधकाला तरुण जाण्यासाठी फार तपशिदाची आवश्यकता फार तपशिरायचं आवश्यक आहे एक साधक जर तरुण जायचं मला तरुण जायचंय की ब्रह्माला अंबोघायचा ते एवढ्या मोठ्या खटपटींची आवश्यकता नाही पण ना आपण एवढ्या कटपटी का करतो एकच कारण आहे बुद्धीला धार येऊन जाते की बुद्धीला आलेली धार आमची समजून भक्कम करून द्यायला उपयोगी पडते एकदा हे वाचावं हो। एकदा समजून घ्यावं हो। आणि पुन्हा या भानगडी मध्ये माणसं एकदा समजून मात्र घ्यावं कारण एकदा निश्चय होत जातो हे असा आहे असा आहे ना असं ते मी आहे एवढा पुरता हा विषय समजून घ्या हे नेहमी अभ्यास करण्याचे जे विषय आहेत ते उपनिषद आहेत गीत आहेत संत वाङमय ते नेहमी आपल्या अंतक करणावरचा कचरा झाडून काढण्यासाठी तो अभ्यास सातत्याने ती गिरसोणी एकदा रोज फिरली पाहिजे ती गिरसोणी एकदा रोज अंतक करणावर फिरली पाहिजे कारण कचरा करण्या इतक्या इतके पटाईत त्या सगळं व्हॅक्युम क्लिनर सुद्धा त्याचा व्हॅक्युम क्लिनर लागतो सारखा म्हणून हे ज्ञान आहे ते कोणाच्या सांगण्यावरती अवलंबून नाही आत्मा आरेवा आता यातील पहा त्यांना पूर्ण पक्ष म्हणतो आत्मा आरेवा शोधो कि श्रवण ऐकण्याचा सा विधी सांगितलाय की नाही तो भाषासारखी कशी आहे त्यांची असल्यामुळे त्यांची सगळी भाषा विधीची आणि ते असं म्हणतात जेव्हा उपनिषद आत्मा ऐकण्याचा सा विधी सांगितलेला आहे आणि ज्यात विधी सांगितलेला असतो ते कर्म असतं त्यामुळे उपनिषद वाक्य आहे कर्माशी संबंधित आहे ज्ञानाशी संबंधित नाही अशा पद्धतीने हातात ही अशीच सारखी मांडणी राहणार आहे आणि ह्या सारख्या मांडणीतून ब्रह्माचा संबंध कर्माशी नाही फक्त ज्ञानाशी आहे ते ज्ञान उत्पन्न करायचं नाही तिथेच आहे अज्ञानानिवृत्ती झाली की ते जे आहे ते अनुभवाला येतील आणि एवढी जंत्री कायमची राहिलेली असली आतमध्ये फार मोठं काम होतात फार मोठं काम होतात म्हणून श्रवणविधी सांगितला असला तर त्याचं उत्तर आहे हा श्रवणविधी का सांगितला तर अज्ञानाच्या निवृत्तीसाठी करावा एक आणि देहाधिकांच्या प्रवृत्तींच्या सहज विषयांकडून परावृत्त करून त्यांनी आत्मा पाहावा याचं उत्तर फार छान आहे की आम्ही काय पाहतो नेहमी ते पाहायचं बंद करा आणि आत्मदर्शन घेण्याचा प्रयत्न करा आम्हाला दर्शन असतात नेहमी नामाचे रूपाचे दर्शन अखंड आमची रूप दर्शनं असतात ती नामाची किंवा रूपाची दरेशन दरेशन स्मृती सुद्धा स्मृतीमध्ये सुद्धा नामरूपच असतात प्रत्यक्ष आम्ही बघतो तेव्हा नामरूपच असतात आणि भविष्याचा विचार करतो तेव्हा सुद्धा नाम रूप आणि प्रसंग अशा तीन मध्ये आमचं सगळं मनाचे सगळे व्यापार तीन मध्ये बांधलेले असतात एक नाम तरी असतं रूप तरी असत तेव्हा विशिष्ट प्रसंग तरी असतात भूतकाळातले प्रसंग आठवतात भविष्य काळात असे प्रसंग घडावेत असं वाटतं आणि ना म्हणू याशिवाय आमत करा दुसरा धंदा नाही आता ते बदलायचंय हे जे बघणं आहे आमचं ते बघण्याची दिशा बदलायची आणि नामानुरूप बघण्याच्या आयोजित आत्मा बघावा आत्मा बघण्याचा जो विधी आहे त्या विधीचा हेतू बाकीचं बघण्या टाळावं बाकीच्या बघण्याकडून ह्या बघण्याकडे आम्ही जावं हा आत्मा बघा असा सांगण्याचा हेतू आहे आत्मा बघा हा विधी नाही म्हणून ते कर्म होऊ शकत नाही आता ही झटापट ज्याला म्हणतात अशा सारख्या झटापटी अखंड चालू राहणार या झटापटीतून आम्ही टिकलं दोनच दिवस राहिले घाबरायचं कारण आता आता असं होत हळूहळू चेहरे कोमळलेले दिशाला हा सगळीकडचा अनुभव चेहडे कोमळलेले दिशायला लागतात आणि असे कोमजीने चेहरे दिसले की समजायचं आता लवकरात लवकर आपलं आवडले प्रवचन करताना चेहरा कोमजायला लागला समजावं आता एखाद्या विनोदाची आवश्यकता आहे तर तो वक्ता जो असतो तो वक्ता बरोबर आपलं सगळं बसून घेतो आणि चेहरे कोमजून न देण्याचं काम त्यांनी करत आता अशा पद्धतीने विचार करा देहाच्या प्रवृत्तीच्या सहज विषयांपासून परावृत्त करून त्यांना आत्मस्वरूपाकडे वळवण्यासाठी सांगितलंय आत्मा अरेव श्रोतव्य मंतव्य द्रष्टव्य निरीदास आता नुसतं पहावं असं म्हणून थांबवलेलं नाही आत्मा अरेवा द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निदास्या आत्मा पाहावा आत्मा ऐकावा आत्म्याचं चिंतन करावं विचार करावा आणि आत्म्याच्या <laughs> अनुसंधानामध्ये आत्म्याच्या अनुसंधानात राहणं हे खरंच साधन आहे आत्म्याच्या अनुसंगानात राहण्याला साधना असेल म्हणतात आता आत्म्याच्या ऐवजी अभिराम म्हणून आत्म्याच्या ऐवजी विठ्ठल म्हणून आत्म्याच्याऐवजी दत्त म्हणून विठ्ठलाच्या रामाच्या दत्ताच्या अनुसंगानात राहणं काय आणि आत्म्याच्या अनुसंगानात राहणं काय दोन्हीचा अर्थ एकाच्या एका अनुसंधानात राहिलं की त्याला भक्ती म्हणतात आणि दुसऱ्याच्या अनुसंगानात राहिलं की ज्ञान म्हणतात आता एवढाच फक्त शब्दांत पण एकाच्या पाठीमागे जरा भावनेचा रेटा असतो मोठा आणि एकाच्या पाठीमागे जरा विचाराचा रेटा म्हटलं कुठला तरी एक रेटा लागतो एक प्रेमाचा तर रेटा पाहिजे नाही तर विचाराचा तरी रेटा पाहिजे म्हणजे रेटण्याचं शाबड चेअर असलं पाहिजे रेटलं जाण्याचा दुबळेपणा नसा आम्ही नेहमी रेटले जातो यासाठी <laughs> रेटले जातो परिस्थितीने रेटले जातो क्रोधाने रेटले जातो आमाने रेटले जातो मुळाने रेटले जातो रे लोकांनी रे अने रेटले अनेक पद्धतीने रेटले जातो आम्ही आमचा रेटा जो आहे तो कायम तिघू तर भक्ती काय आणि ज्ञान काय दोघांच्या पाठीमागे एक सामर्थ्य माय महात्मा बलहिणी लपणा असं म्हटलंय किंवा भावबळे आकडे हिरवी नाकडे आता प्रेमासाठी प्रेमाचं तरी बळ पाहिजे नाही विचाराचं तरी बळ पाहिजे दुर्बळ माणसाचं हे काम नाही हे फार लक्षात ठेव एक ना एक बळ दोन्हीतलं एक कुठंतरी पाहिजे दोन्हीतलं एक बळ असलं की तेच तर काम होतात प्रेमाच्या बळाने सुद्धा एक जागा अशी येते की भगवंत त्याची काळजी घेतो आणि तो असं म्हणतो की काय करीन मी तला अशा पद्धतीने जे मला शरण आले असतात त्यांना मी काय देईन उद्योगम दामी ये नमाम उपयांती सो फार सोपा फार महत्वाचा टप्पा बघून घेते आमच्या सक्षांमोड की जे मला शरण येतात ते माझ्या सतत अनुसंधानात राहतात त्यांना मी काय देतो उद्योगम दामी ये नमाम उपयांती मी त्यांना उद्योग देण्याची व्यवस्था करतो आणि त्यांना मी उद्योग दिला की त्या उद्योगाच्या सहाय्याने ते मला प्राप्त होऊन जा तेव्हा कुठे अडचण नाही कुठे अडथळा नाही पण एक ना एक बळ मात्र नक्की पाहिजे एक तरी बळ पाहिजे नंतर भावाचं तरी बळ पाहिजे हे लक्षात घेत नंतर हक्क आणि ज्ञान फक्त साधकाच्या मनोरचनेचा फरक आहे साधकाच्या मनोरचना विचारप्रधान असेल त्याला ज्ञानमार्ग सोयीचा साधकाची मनोरचना प्रेमप्रधान असेल तर त्याला भक्ती मार्ग असेल पण दोरीमध्ये यक्तींची फरक नाही वाद नाही भांडण नाही तंटा नाही पण आम्हाला तो तंटा निर्माण केल्याशिवाय चालत नाही कारण ज्याला तंटा करायचा असतो त्याला दोरीं काहीच करायचं नसतं त्याला वृत्ती करायची नसते त्याशी एक गेली पंचवीस वर्ष मी असा अनुभव घेतला टंटा आला की समजायचं की त्याला दिवस कशामध्ये आहे तंट्यामध्ये आत्मा भाव अशा श्रुती त्याच्या विचाराचा प्रवाह प्रत्येक आत्म्याकडे वय होता अशा प्रकारे आत्मतत्वाचा शोध घेऊ पाहणाऱ्या माणसाला त्याज्य नाही व ग्राह्य नाही अशा आत्म्याचा पुढील श्रोतू उपदेश करतात कर्मयोगामध्ये काही गोष्टी ग्राह्य असतात आणि काही गोष्टी आता काही विधी असतात आणि काही निषेध असतात जे विधी असतात ते ग्राह्य असतात निषेध असतात ते त्याज्य असतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीही ग्राह्य नाही काहीही त्याज्य नाही आणि काही राज्य नाही काही त्याज्य नाही अशा तऱ्हेचे तत्व त्याला म्हणतात का आत्म काय टाकणार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी टाकणार काय कारण टाकणारा शिल्लक नाही आहे टाकणारा शिल्लक ग्रहण काय करणार खेळायलाही काही नाही आणि टाकायलाही काही नाही कारण तो फक्त काय एकमेव अद्वितीय स्वग्छ जातीय ते वेळ रित अशी सगळी बुद्धीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा बसून गेलेल्या कायमच्या या गोष्टी बुद्धीत बसून गेल्या की साधना नावाची गोष्ट मग फार सोबली आहे कारण फक्त काय जगत जायचं आणि विचार करत जायचं जगत राहायचं आणि विचार करत राहायचं हे एवढं दोनच गोष्टीची घडणार आहे त्याच्यापेक्षा दुसरं काही करायचं जगत राहायचं विचार करत राहायचा बाकीचे जगणं जे प्रारब्धाने जसं असेल तसं ते चालू राहील प्रारब्धानी जसं असेल जीवन तसं ते चालू राहील त्या प्रार्धाचा आणि माझ्या विचाराचा कुठेही संबंध येऊ द्यायचा प्रार्ध असा असलं तरी विचारतोच असा जा। तसा असलं तरी विचारतोच आम्ही काय करतो प्रारंधाचे विचाराचे कुठंतरी सांग जातो अनुकूल प्रारंभ झालं की आता विचार करायला हरकत नाही आणि प्रतिकूल प्रारब्ध झाले की विचार संपला अशी जेव्हा वाटणी होऊन जाते अनुकूल प्रारब्ध असेल तर विचार करतो प्रतिकूल प्रारब्ध असेल तर विचार मोडतो आणि याचं कारण आहे इतका विचार करून जर असंच मिळत असं विचार का करावा साध्या कल्पना इतकं नाम घेऊन जर असेल तर नाम काढत तसं इतका विचार करून होणार तेच होणार असेल तर विचार का करावा या दोन्ही पद्धतीचे विचार आहेत हे दोन्ही पद्धतीचा विचार साधकाच्या दृष्टीने अत्यंत गैर विचार त्यालाच म्हणतात मी पुन्हा ठेवले जैशी स्थिती आहे तैशापुरी आहे कौतुक आहे संकिताचे हे दोन तुकाराम मनाच्या अभंगाचे चरण आहेत ते फार अध्य असे कायमचे कशीही स्थिती आली तर लगेच त्याची आठवण आणि ती स्थिती आली की मग विचाराचा रहता, त्याही परिस्थितीत चालू किंवा मोडत नाही दोन्हीचा रेटा अशाही परिस्थितीत चालू पाहिजे अशाही परिस्थितीत चालू पाहिजे भाव अशाही परिस्थितीत तसाच राहायला पाहिजे आणि तशाही परिस्थितीत तसाच आधी दशा मग जाऊ तसे परी नामस्मरणाच्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये समाजाने आमच्या सांगितलं आधी चांगली स्थिती आहे तरी रामकृष्ण आधी श्रीराम जयराला वाईट स्थिती आली श्रीराम जायर राज्याला पुन्हा चांगली स्थिती आली श्रीराम जयरा या परिस्थितीचा आणि ह्या साधनाचा येत किंचित संबंध येऊ देणं हे सूत्र जर आमच्या तर साधना फार आणि परिस्थिती जर याच्याशी निगडीत ठेवली परिस्थिती आणि साधना यांची सांगड घातली कि आमची परिस्थिती कशी असणार आहे नेहमी परिस्थिती कशी असणार आहे सुख पहाटा दबा पाडे दुःख अखंड रडताहू अखंड रडताहू हे प्रपंचकेचं स्वरूप आहे काही झालं तर रडायचं हे प्रपंचकाचं खास स्वरूप आहे फार चांगलं असलं तरी बिघडू नये म्हणून रडायचं बिघडलेलं असलं तर दुरुस्त राहण्यासाठी रडायचं देखून काय जीवनात ही घडी आशिष राहू आता ते कशी राहणार की त्याची राहणार त्याचं स्वरूप असं नाही अरे तरी सुद्धा जीवनात ही घडी आशिष राहू दे असं म्हणतच राहायचं म्हणून भावगीत नाही याला रडगीत असं म्हणतात बरोबर आम्ही जर सारखं पारवार्थिक माणसाने सारखं वर्गीकरण करून डोळे उघडे ठेवून जगात काय काय चाललंय बरोबर काय जगात आम्ही सामील होणार नाही याची आता पद्धत तरी चालू आहे आमची काय तक्रार नाही मी त्या मी कसं चालायचं हे मी ठरवायचं हे जे सगळे विचार आहेत असे सतत जागे ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि असं प्रत्येकात जे हे कार्य नाही ग्राह्य नाही अशा आत्म्याचा उपदेश पुढे शुद्धी करतात जे हे सर्व तो आत्माच आहे सर्व थलिजम जे जे काही दिसतं विदंतेचा विषय होणारा प्रत्येक पदार्थ किंवा प्रत्येक नामरूपात्मक वस्तू हे नूप विदेचा विषय होणारी प्रत्येक नामरूपात्मक वस्तू किंवा पदार्थ हे ब्रह्म हा ही किंवा हे ज्याने हा ही आणि हे असं दर्शवलं जात तो कोणताही पदार्थरूप आहे आता नामरूपात्मक नामरूपाने ब्रह्मरूप आहे त्या अधिष्ठानाने ब्रह्मरूप आहे त्याचं अधिष्ठान ब्रम्हूप सरळ उत्तर आहे की त्याचं अधिष्ठान जे आहे ब्रह्मरूप आहे म्हणून सतत अधिष्ठानाकडे नजर ठेवण्याची सवय लावणं याला साधना असेल नामाच्या रूपाचा अधिष्ठानाकडे सतत नजर ठेवणं याला साधना असं म्हणायचं आणि ही साधना जो झाली ना, नामस्मरणाच्या भाषेत उद्या अखंड नामसाधना करणं हे अधिष्ठानाकडे लक्ष ठेवण्याचा सतत नामान सन्मानात राहणं हा अधिष्ठानाकडे लक्ष ठेवण्याचा एक मार्ग आहे पण त्याच्या पाठीवर कोणतं बळ असलं पाहिजे भावाचं बळ असलं पाहिजे आणि इकडे विचाराचं बळ असलं पाहिजे आणि दोन्ही अखंड टिकून पाहिजे मनाविरुद्ध झाला की भाव मोडला आणि मनाविरुद्ध झाले की विचार थांबला हे सर्वांची लक्षणं सारखीच आहे मनाविरुद्ध झाले की विचार मना आणि मनाविरुद्ध की भाव कमी कमी कमी कमी होतात चांगलीला झालेली गोष्ट एका स्त्रीनी देवीला साडीचोळी काय म्हणतात तशी सकाळी केली आणि सकाळी केल्यानंतर संध्याकाळी तिच्या घरात एकच एक वेगच पूल होत ते मूल रात्री काहीतरी झालं बार सकाळी गेली आणि देवीच्या अंगावरची घातलेली भोर बडून आणली भावाच काय झालं भावाचं काय झालं अरे अशा पद्धतीने असे जे तकला दुखाव असतील की जे काहीतरी बरं झालं ते टिकणारे बिघडलं तर मोडणारे तसं तकलादू जो विचार तकला असतील अनुकूल असताना टिकणारे आणि प्रतिकूल असताना मोडणारे गडावर असताना टिकणारे आणि मुलगडात गेल्यावर मोडणारे हो, अशा तऱ्हेचे जर भाव असतील तर दोन्हीचा काही उपयोग नाही भाव अखंड पाहिजे आणि विचार तरी अखंड पाहिजे मग विचार आणि भाव दोन्हीचे मूल्य मोक्षाच्या दृष्टीने सांगतात हे सर्व तो हा अप्पाच आहे म्हणून याला ये सर्व आत्मरूप चाले हा कशाने का कशाने जाल हालांकि जो जाए तो कशाने जाने आता आत्मा आत्मा ज्ञाता है का साक्षी है आत्मा ज्ञाता है का साक्षी है आता विचार के बुद्धि विचार के आत्मा बुद्धीच्या संदर्भात विचार केला इन्स्ट्रुमेंटी इन्स्ट्रुमेंट वापरून आत्मा ज्ञाता आहे असं म्हटलं ज्ञात वास्तू चेदाभास ज्ञात हे अभ्यास करणाऱ्या मंडळी माहिती ज्ञाता कोण आहे चेदाभास आणि आत्मा साक्षी आहे तेव्हा जो ज्ञाता आहे मूळचा चदाभासात समावेश कोणाचा आहे खरा आत्मस्वरूपाचा चेदाभासात समावेश आहे आणि त्या आत्म्याला असा कोणा आत्म्याला जाणणारा कोणीही नाही आणि आत्म्याला जाणण्याची गरजही नाही कारण आत्माच मी आहे आत्मा मी आहे म्हणून आत्म्याला जाणण्याची आवश्यकता नाही आत्म्याला मी जाणू शकत नाही आत्मस्वरूपात मी स्वतःला हरवू शकतो आत्मनिवेदन करू शकतो आणि अंतक्रवृत्ती आत्महकार करणं त्याला साधना असं म्हणतात आत्म अंतक्रवृत्ती सतत साधना आत्महकार ठेवण्याचा प्रयत्न करणं त्याला साधना असं म्हणतात म्हणून कोण कशाने काय जाणील हे जे हे एक वाक्य आहे हे वाक्य फार महत्वाचं वाक्य कोण कशाने काय जाणील जाणणारा आहे तो आहे तो जो जाणणारा आहे तो जाणणारा आत्मा मीच असल्यामुळे त्याला जाणणार हा शब्दप्रयोगच ठीक आहे आणि हे एकदा कळलं की मला काहीही नवीन जाण्याचं नाही मला डोळ्याने काही पाहायचं नाही गाण्याने काही ऐकायचं नाही असे निर्णय होत जातात आणि असे निर्णय जो कोणी होत नाहीत तोपर्यंत डोळ्याने काहीतरी पाहत राहावं असं वाटत राहा भक्तीच्या संदर्भात ते बरोबर आहे की रामाचं रूप डोळ्याने डोळे भरून आम्ही पाहू अगदी बरोबर आहे रामाचं नाव आम्ही कानाने ऐकू रामाच्या चरित्राचा विचार करू त्याच्या अनुसंधानात राहू हे सगळं भक्तीच्या संदर्भात बरोबर पण ज्ञानाच्या संदर्भात आमचा कोण कशाने काय पाहिजे हा विचार आम्हा ज्ञानाच्या संदर्भात अगदी बरोबर आहे आणि विचार पुर राम आम्हाला देतो तो जेव्हा आम्हाला देतो तर विचार राम आम्हाला देतो आणि त्याशिवाय मोक्ष नाही तू काही वत पर्याय नाही तुझा पण अशा पद्धतीने जा किंवा तशा मी हा आहे असे जो पुरुष आत्माला जाणील तो कोणाची इच्छा पूर्ण करण्याकरता शरीराचे दुःखे भोगण्यास तयार होईल हे तू जाण्याचे मी आत्मा आहे असं जो जाणतो तो पुरुष आत्माला जाणेची इच्छा पूर्ण करण्याकरता शरीराचे दुःख भोगण्यास तयार होईल याचा अर्थ असा होतो जे जाणतो तो शरीराची दुःख जाणण्याची कधीही शरीराची दुःख भोगण्याची कधी इच्छा आणि शरीराची दुःख जे आहे ती शरीराचे दुःख भोगावेच लागतात कोणाला तो आत्मा जाणत नाही त्याला आणि आत्मा जाणला की शहराचे दुःख पुन्हा भोगावी लागू नयेत असा विचार सुद्धा त्याला करायची जरूर कारण ब्रह्मत नाही झाला की तो ब्रह्मरूप होतो आणि पुन्हा जन्म येत नाही मी सुरुवातीला नरुद्धला प्रॅक्टिस करायला गेलो एक दमिगिरी माझ्याकडे पाहिजे पाहता अगदी नवीन प्रॅक्टिस करायला आपल्याला माहिती गावात नवीन डॉक्टर आला की जुन्या दुखण्या जे असते लोक त्यांना असं वाटतं की हा नवीन आहे या जर काहीतरी नवीन औषध असेल अशा कल्पना ते नवीन डॉक्टरकडे येतात तर नवीन डॉक्टरला माहीत असतं की सगळी ग्राहिका सुरवातीला आमच्याकडे आशिष येणार की ज्यांची दुखणी जुनी आहे त्यांची कधीही बरी होणार नाही तर असे जे जुने असतात ते नव्या डॉक्टरला अपयश दिल्याशिवाय आणि एकदा त्याची बदनामी झाली की दुसरे चांगले लोक त्याच्याकडे कधी येत नाही आता हे सगळे आमच्या व्यवसायातले हे आहे अरे अशी एक म्हातारी बाई आणि दमिल माझ्याकडे आणि ते बऱ्याच डॉक्टरांचं पाणी प्यायलेली असल्यामुळे बऱ्याच डॉक्टरांना पाणी पळलेलं असल्यामुळे कसं उघड आपण धीट होती एकदम धीट आल्यानंतर तपासून वगैरे झाला औषध त्याने एक प्रश्न हा धमा डॉक्टर साहेब मला का झाला ते सांगा का झाला ते सांगा थोडासा विचार केला म्हटलं हे पुन्हा काय आपल्याकडे येणार नाही त्याचा एक फार सोप उत्तर तुला शरीर आहे म्हणून तुला दमा तुला जो पुन्हा दमा नको असेल <laughs> तर पुन्हा शरीर घेऊन जन्माला येऊ नको याच्यापेक्षा दुसरं उत्तर माझ्या भाषेत तर तुझ्या धुण्यातून तुझी सुटका करून घेण्याचा एकच मार्ग आहे पुन्हा हे शरीर घेऊन यायचं नाही आनंद दुःख ज्या सगळ्या असतात ते शरीर पुन्हा जन्माला घेऊन येऊ नये यासाठी मोक्षाची खटपट करायची त्याचा आपला जो विचार हाच थांबला त्या दिशेने की एकदा मी ब्रह्मा असा अनुभव आल्यानंतर शरीराची दुःख भोगण्यासाठी हा पुन्हा कशासाठी येईल वारंवार जन्माला असा इथे प्रश्न विचारला कोणाची इच्छा पूर्ण करण्याकरता शरीराची दुःख भोगण्यास तयार होईल आता इथे मानखेट थोडासा आहे कोणाची इच्छा पूर्ण करण्याकरता असा जो ब्रह्मज्ञ असतो तो इच्छा रहित कोणत्याही अपेक्षा इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा तुमच्या परमार्थात महत्वाकांक्षा मारल्या जातात कामार्थामध्ये महत्वाकांक्षाचा बळी दिला जातो का असं अशाच तऱ्हेची भाषाच कुठे चौकातली भाषा होती तशीच असतात हातवारी करून गेलेली वगैरे वगैरे जी भाषा असते ती भाषेचं स्वरूप कसा आहे तिथे महत्वाकांक्षांचा बळी जाणार अश्याच तऱ्हेचा हा विचार नाही ते आकांक्षा शिल्लक राहत नाही अमुक असावं आणि अमुक नसावं हे असता कामान आहे ते असलं पाहिजे अशा तरी ते विचार आहे ते शिल्लक राहत नाही आणि शिल्लक जेव्हा राहत नाही त्यावेळेला तो तृप्त तृप्त आत्मनित्य तृप्त आहे आणि नित्य तृप्त याचं कारण आहे जे जे पाहिजे असतं ते कशासाठी पाहिजे असतं सुखासाठी पाहिजे असत थरून गेलेले त्याची सरणी थलून गेलेली जे मला अमुक गोष्ट हवी ते कशासाठी हवी सुखासाठी हवी मी सुखरूप झाल्यानंतर पुन्हा मला सुखासाठी एखादी वस्तू हवी असा विषय शिल्लक राहत नाही त्यामुळे अमुक हाव अमुक नको असा प्रकार शिल्लक राहत नाही म्हणून कोणाच्या इच्छेचाही कोणाची इच्छा पूर्ण करण्याकरता शागाचे दुःख बोगण्यास तयार होईल त्या हे ब्रह्म जाणून बुद्धिमान म्हणून कृतकृत्य होत शेवटी विषय चालला होता की परब्रह्म हा ज्ञान ब्रम्ह ज्ञानरूप आहे कोणत्याही कृतीचा तो विषय नाही आता जर कुणी असे म्हणेल की आता पण आणखी एक पूर्वपक्ष आला प्रवृत्तीविधी किंवा निवृत्तीविधी या त्यात समाविष्ट असलेल्या गोष्टी याशिवाय केवळ वस्तूचे प्रतिपादन करणारा असा वेदांतात एकही भाग नाही तर ते त्यांचं गुणगुरु नाही त्यांचं असं म्हणणं की फक्त ब्रह्मवस्तूच प्रतिपादन केलेलं आहे असा वेदांतात एक वाक्य नाही वास्तविक वाक्य आहेत ते पुढे दाखवतील पण आता वादच घालायचं म्हटल्यानंतर असलेलं सुद्धा बघायचं नाही वादासाठी असलेलं वाक्य सुद्धा वादासाठी बघायचं नाही अशा पद्धतीचा हा वाद असतो आणि केवळ वस्तूचे प्रतिपादन करणारा असं वेदात एक सुद्धा वाक्य नसल्यामुळे संबंध वेद करम पर करम कर्म परम सांगणारा आहे हा कर्मवादी असल्यामुळे त्याची कर्म कटकट अखंड साधू सगळ पर्यंत जी कर्म कटकट कर ज्याला म्हणतात की कर्मकट चालू आहे तो असंसारी व ब्रह्मरूप असून संस्कार वगैरे वेगळा आहे आता आता उदाहरणार्थ अशा आत्माविषयी नाही असं म्हणणं शक्य नाही कारण हा नाही हा नाही असा हा आत्मा ज्या शुद्धीमध्ये तो नाही नाही असे म्हणत आत्मा या शब्दाचा प्रयोग अवश्य केलेला आहे हा आत्मा नाही हा आत्मा नाही असं म्हणत म्हणत आत्म्याचाच प्रयोग केलेला आहे आता वादच चाललेला आहे आणि वादच चाललेला असल्यामुळे जसा वादी असेल तसाच त्याला यथायक्ष तथापधी आता जसा यक्ष असेल तसा त्या यक्षाला त्याच पद्धतीचा बळी द्यावा म्हणून वादामध्ये जसा वाद घालणारा असेल त्याच पद्धतीने त्याच्याशी वाद घालावा सौजन्य मूर्ती असून वाद घालताना सौजन्य मूर्ती असून तसाच वाद जसा घातला पाहिजे तो तसाच घातला पाहिजे म्हणून हा आत्मा नाही हा आत्मा नाही असं म्हणत म्हणत नामरूपात्मक पदार्थांचा निषेध करत करत शेवटी जो होतो तो कोण होतो तो, तो, तो आँ आँ आँ आँ आँ देखे देखे आत्मा होतो हा आत्मा त्यामुळे आत्मा सांगितला नाही दा असं म्हणता येणार नाही अशा पद्धतीचे एक एक वाद आहेत ते एक वाद आता पुढे शंका मी अशा प्रकारे आत्मा जाणला जात असता तो उपनिषेधांमुळे जाणला जातो असं म्हणणं ठीक आहे आता पुन्हा असं वाद म्हणतो की तुम्ही सुरुवातीला सांगितले अहममध्ये ब्रह्मज्ञान आहे अहमचा जो तुमचा अखंड स्फोरण आहे त्या अहमच्या स्फोरणामध्ये ब्रम्हज्ञान आहे असं तुम्हीच म्हणता मग तुमच्या उपनिषदांचं कारण काय आहे उपयोग काय तुमच्या उपनिषद वाक्याने ब्रह्म जाणलं जातं असं तुम्ही म्हणता एकदा आणि एकदा म्हणता अहम रूपाने ब्रह्म सतत तुमच्या अनुभवातच आहे या दोन वाक्यामध्ये संगती लागत नाही आता ती संगती कशी लावायची त्या संगतीचं उत्तर आहे मी या ज्ञानाचा जो विषय आहे त्याचाही आत्मासाक्षी आहे या रीतीने मी या ज्ञानाचा आत्मा विषय असे म्हणणे खंडित झाले मी या ज्ञानाचा विषय वकारता त्याचाही आत्मासाक्षी आहे तो सर्व भूतांमध्ये राहतो आता याचा पुन्हा आपल्याला मुद्दा तोच येणार आहे का की मी या ज्ञानामध्ये एक अहंकार रूप मी जो आहे तो अध्यस्त आहे आणि अहम रूप जो मी आहे तो आत्मरूप जो मी आहे तो अधिक ठा तुम्हाला मला सर्वांना जो मीचा अनुभव असतो तो अहंकार रूप मीचा अनुभव असतो आणि अहम रूप म्हणजे आत्मरूप मीचा अनुभव नसतो तेव्हा अहंकाराचा जेव्हा मी त्यागतो तेव्हा निर्विशेष अहम जो आहे खाली त्याच्या पाठीमागे असलेला जो निर्विशेष अहम आहे तो निर्विशेष अहम हे माझं आणि सविशेष जो अहम आहे तो अहंकार आहे आणि तो अध्यस्त आहे उदाहरणार्थ देह विशेष जो दित। मी आहे देह विशेष जो मी आहे तो सविशेष आहे त्यामुळे मी स्वतःला कोण समजतो मी उंच समजतो समजतो तळा गोरा दे आता असं जेव्हा मी स्वतःला समजतो त्यावेळेला अहंकाराचा ते करते मी देह या भ्रमातून निर्माण झालेलं ते एक गोळ नाही पण वास्तविक आत्मरूप जो मी आहे तो देह विगळीत असल्यामुळे आत्मरूप मी उंचही नाही आणि काही नाही अशा पद्धतीने अहमचं जे आहे ते अहमचं स्फोरण आहे हे खरं पण आम्हाला जे अहमचं भान आहे ते अहंकाराच आहे निर्विशेष अहमच नाही आणि अशा सविशेष अहमकडून निर्विशेष अहमकडे जाणं याला साधना असे म्हणतात कितीतरी पद्धतीने आपण साधनाचा सतत विचार करतो त्या सर्वाचा अर्थ पुन्हा पुन्हा सांगतो सर्वाचा म्हणून अर्थ एकच आहे पण त्या साधनाचे निर्णाऱे जे पैलू आहेत त्याचे जे अंग आहेत ते अंगा आपण सतत बघतोय त्याचं एकच कारण साधना या शब्दाची सगळी व्याप्ती आपल्याला करता येईल जेवढी व्याप्ती साधनेचे तेवढी सगळी साधन आपल्याला करता यावी आताच्या पटला आपण सर्वांमध्ये व्यापन असल्यामुळे तो त्याच किंवा घरा या असे म्हणण्याचा प्रयत्नच येत नाही पुरुषाहून दुसरे काही व्यापक नाही पुरुष हाच परिसीमा असून तोच पर्म पुरुषार्थ आहे का तो उपनिष्ठ आहे सहा त्यामुळे यात ग्राह्य काय नाही आणि त्यात ते सुद्धा काय नाही आणि म्हणून जाणणारा आणि जाणलं जाणारा जाणणारा आणि जे जाणलं जायचं ते अशा तऱ्हेची वाटणे या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि वृत्तीज्ञान जे असत ते वृत्तीज्ञान नेहमी बाहेरच काहीतरी जाणण्याचा प्रयत्न डोळ्यातून अंतक वृत्ती बाहेर रूप जाणेल कानातून अंतक्य बाहेर पडली तर शब्द जाणे अशा पद्धतीने एक एक विचार केला आज ज्ञानेंद्रियातून आमची अंतर्कवृत्ती जेव्हा बाहेर पडते तो बाहेरच काहीतरी ती जाणते तीच अंतर्क वृत्ती आत वळवली किती आत्मात होती आणि आत्मात होते शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपात चालवून जाते त्यात पुन्हा अडचण की अंतर्क वृत्ती आत्मा चेतन आहे मग जड चेतनाला व्यापून राहील का जड चेतनाला व्यापर राहील का अंत की आत्महत्या होते ही भाषा सुद्धा बेताने वापरली पाहिजे एकांती नाजूक कारभार तेथे असावे खबरता होता त्याचे कोटी गुन्हे विचार हे आमच्या समोर आहे सगळं आणि कोटी गुन्हे विचार म्हटलं तर सुद्धा आम्ही जर थोडाही विचार करत नसू तर कोटी विचार केव्हा करणार या सगळ्याची साधन आमच्या समोर आहे सगळ्या साधन आहे त्या औदेषित पुरुषाविषयी मी तुला विचारित आहे श्रुतीत पुरुषाला औकुदेशित विषय योज देत आहे आता उत्तर आय उत्तर आला कुपनिषद मध्ये एका राजपुत्राने एका ऋषीला प्रश्न विचारला नाही उलटा आहे एका ऋषीने एका राजपुत्राला प्रश्न तो राजपुत्र ब्रह्मज्ञाने राजपुत्र सुद्धा ब्रह्मज्ञाने असतो राजा सुनी असतो म्हणजे राजा असला म्हणजे सगळे उपद्रपस केले पाहिजे असा नियम नाही राजा शुद्ध त्याला ऋषी प्रश्न विचारला की असं तो औपनिषेद पुरुषी औपनिषद पुरुष विचारतो आणि हाय म्हणाला मी तुला औपनिषद पुरुष सांगतो म्हणजे ज्या पुरुषाचं उपनिषेदात वर्णन केलेलं आहे असा पुरुष मी तुला सांगतो असा ज्या अर्थी प्रश्न विचारला आणि असं ज्या अर्थी उत्तर दिलं त्या अर्थी उपनिषदांमुळेच आत्मा जाणला जातो यात शंका प्रश्न काय विचारला होता तुमच्या या उपनिषदांची आवश्यकता नाही तुमच्या उपनिषेदांमुळे आत्मा जाणला जातो असं नाही अहम रूपाने तुम्हाला नेहमीच आत्मस्वरूपाचं आहे त्याच ह्या पद्धतीने उत्तर दिलं ते प्रश्न विचारताना म्हटलंय उपनिषदात सांगितलेला तो आत्मा आहे तो मला सांगा उत्तर देणाऱ्यांनी सांगितलंय की उपनिषदात असलेला आत्मा मी तुला सांगतो असं ज्या अर्थी सांगितलंय त्या अर्थी उपनिषदाच्या अभ्यासाने आत्मज्ञान व्हायला हरकत नाही म्हणून त्या उपनिषद पुरुषाविषयी मी तुला विचार पुरुषाला उपनिषद विषयशी निवडले पुरुषा उपनिषदांचा मुख्य प्रतिपाद्य mm. विषय असे मानले तरच साधे म्हणून सिद्ध वस्तूचे प्रतिपादन करणारे एकही प्रकरण वेगळ्यात नाही असे म्हणणे निव्वळ धडफेगिरीचे आता धाडस शब्दाचा अर्थ काय जो आहे तोडच आहे वेदवाक्यांचा कर्म सांगण्या हा हेतू असल्याने ज्या वाक्याचा तो हेतू नाही ती वाक्य निर्थ करायचा नेहमी असे मानले तर सिद्ध वस्तूंबंधी वेदात जे विचार मानले ते निरथ पक्षाचं म्हणणं आहे के वाक्यांचा कर्म सांगण्या हाच हेतू आहे आणि ज्या वेदवाक्यात कर्म सांगितलेलं नाही ती वेदवाक्य निरर्थक आहे आता उलट त्याचा असं असे मानले तर सिद्ध वस्तू संबंधी वेदात जे विचार मानलेले आहेत ते सुद्धा काय होईल मग आता उदाहरण आत्मसद्रूप आहे चिदरूप आहे आनंद रूप आहे आता हे वर्णन सिद्ध वस्तू संबंधी आहे याचा अर्थ असा होतो की आत्मसच्चिनानंद आहे हा जो लौसा, निकरे लौसा, निकरे तो तो हा विचार आहे तो सुद्धा निरर्थक ठीक जर इकडे जाऊ दिकष इकडे लावला तर आत्मसच्चिनानंद आहे हा वेदातला विचार सुद्धा मग निरर्थक आहे असं म्हणावं लागेल Okay. एकही वेदातलं वाक्य निरथक आहे असं मानण्यापेक्षा ज्या वाक्याचा हा हेतू आहे त्या वाक्याचा हा हेतू आहे अशा पद्धतीने त्याची संगती लावून सर्व वेदांचा हो उपयोग कसा करून घेता येईल हा विचार काही वाक्य कर्मपर असतील किती कर्मपर असल्यामुळे त्या कर्माचं अनुष्ठान केलं कर्म कर्म की आमचं चित्त काही वाक्य उपासनापर असतील त्या उपासनाचं अनुष्ठान केलं की चित्त शांत होईल काही वाक्य ज्ञानपर असतील म्हणजे वस्तूचा बोल तुम जाणार त्यानुसार आम्ही तो बोलून घेतला की आमचं चित्त चैतन्यामध्ये चित्तशुद्धी चित्त शांती चित्ताचा चैतन्यात लय आणि किंवा चित्ताचा बाध दोन पैकी एक ज्ञानामध्ये चित्ता ज्ञानामध्ये लय आणि जागृतीमध्ये बाध आणि दोन्हीची साधकाला आवश्यकता आहे दिवसातून एक मिनिट का होत चैतन्यात लय करून घ्यावा एक आत्मवारी रोज आत्मवारी सहसा लक्षातच राहा आमच्यात महिन्याची वारी आणि महिन्याची वारी केल्याशिवाय कीर्तन प्रवचनाला परवानगी